स्कंद पाचवा अध्याय बावीसावा देव कार्यासाठी देवीचा अवतार अशा प्रकारे हजार वर्षे लूटली, अखेर दुखा कुल देव गुरुला शरण गेले हे गुरु तू सर्वज्ञ आहेस तेव्हा दुःख निवृत्तीचा काही मार्ग सांग आपण सांगाल तो उपाय आम्ही करू हे मुनीश्रेष्ठा मनोरथ परिपूर्ण करणारे हजारो वेद मंत्र आहेत वेदान अनेक गोष्टी मनोरोध पूर्ण करण्यासाठी सांगितल्या आहेत आमच्या दुःखनिवृत्तीसाठी तू यथाविधी कार्य कर शत्रु नाशा करता सर्व प्रकारचे उपाय कर दानवंचा नाशा करता जे करता येणे शक्य आहे ते करण्याची व्यवस्था कर बृहस्पती म्हणाले सर्व मंत्रांचे फल दैवाधीन आहे मंत्र निश्चित फल देण्यासारखे नाहीत कारण मंत्रांच्या दैवता तर तुम्हीच आहात तेव्हा मी काय योजना करावी प्रत्यक्ष आपणच विपत्तीत असताना यज्ञ यादी लोक दैव बलाढ्य म्हणून गप्प राहतात प्रयत्नवादी लोक दैवाला निरर्थक म्हणतात म्हणून दैव आणि उपाय दोन्ही संमत आहेत म्हणून बुद्धीने विचार करून काही प्रसंग आला तरी उपाय योजले पाहिजेत मीही विचारपूर्वक सांगतो ते ऐका पूर्वी भगवतीने महिषासुराचा वध केल्यावर तुम्हाला सांगितले होते की संकट समयी माझे स्मरण करा मी तुमचे रक्षण निवारण करीन तेव्हा हे देवानु केव्हा ही विपत्ती आली तर तुम्ही माझे स्मरण करताच मी तुमचा संकटनाश करीन तेव्हा तुम्ही सर्वांनी हिमालय पर्वतावर जाऊन चंडिकेची आराधना करा तिच्या पुरस्चरणाविषयी तत्पर रहा, ती प्रसन्न होईल आज शेवट होईल। हिमालयावर भगवती देवीचे सानिध्य असते असे मी ऐकले आहे तेव्हा तिचे पूजन केल्यासच तुमचा संकट नाश होईल मला तर खात्री आहे की तीच तुमचे रक्षण करील हे भाषण श्रवण केल्यावर देव हिमालयावर गेले आणि हृदयामध्ये मायाबीजाचा जप करू लागले अखेर भक्तांना अभय देणाऱ्या महामायेला साष्टांग नमस्कार करून ते परमभक्तीने तिचे स्थवन करू लागले देव म्हणाले हे देवी हे विश्वेश्वरी हे प्राणनाथे हे सदानंद रूपे हे सुरानंद दायिनी हे दानवनाशिनी तुझे स्वरूप भक्तिगम्य असून मानवांचे अनेक मनोरथ पूर्ण करणारी तूच आहेस म्हणून तुला नमस्कार असो हे रूपे तुझी अनेक नावे असल्याने तुझे रूप जाणणार नाही उत्पत्ति काली संहार काली, तुझ शक्ति जरा पुष्टी तुष्टी धैर्य कांती शांती सुविधा सुलक्ष्मी गती कीर्ती आणि मेधा तूच असून विश्वाचे पुरातन बीजही तूच आहेस देवकार्य देव कार्य करूपाला दुख शांतिस्तव नमस्कार करीत आहो तू त्या महिषासुरा व्यर्थी तुझी दया नित्य है जननी सहाय करून, कर माता ही पुत्र आनंदा पालन करते हे विश्ववंदे देवी तुझे रूप गुण आम जा म्हणून आम्ही दयेस पात्र आहोत म्हणून भयापासून आमचे रक्षण कर आमचे रक्षण करण्यास तूच समर्थ आहेस मुष्टीघात शूल खडग शक्ती दंड या शस्त्राशिवाय तू सहजतेने शत्रूचा वध करण्यास समर्थ आहेस तुझी ही लीला लोकोपकारासाठी आहे हे जगत शाश्वत नाही हे सर्वजण जाणतातच यावरून तूच या विश्वाची करती असल्याचे आम्हा वाटते पुराणात ब्रह्मा विष्णू महेश हे उत्पत्ती स्थिती लय यांचे कारण आहेत असे प्रसिद्ध आहे परंतु हे तिघेही तुझ्या तू त्यांना आपली उग्रशक्ती दिलीस पराविद्या सर्व मनोरथ पूर्ण करणारी मुक्तीप्रद आणि देवांनाही तू वंदनीय आहेस असे न मानणारे मूर्ख होत हे देवी वैष्णव पाशुपत्र हे आम्हाला दांभिक वाटतात कारण लक्ष्मी लिर्ती पुष्टी तूच आहेस प्रत्यक्ष हरिहर प्रभूनीही तुझी सेवा केली असूनही मानव तुला दैवाने फसविले आहे स्वतः विष्णू लक्ष्मीचे चरण रंगवितात त्र्यंबक पार्वतीच्या चरणकमलाचे पराग सेवन करतात इतरांच्या गोष्टी हव्यात कशाला विरक्त मुनीही तुझी सेवा करतात जे तुझा सेवेत तत्पर नसतात ते संसार कुपात पडले आहेत ते सुखरिरोगी मस्त शुली असे असतात ते केवळ भारवाच होत ज्यांना इतर दुःखे आहेत त्यांनी पूर्वजन्मी तुझी सेवा केली नाही असे आम्हाला वाटते व्यास म्हणतात याप्रमाणे सर्व देवांनी स्तुती केल्यावर अंबिका तेथे प्रकट झाली ती दिव्य वस्त्रभूषणाने मुक्त होती तिने पुष्पे लिहिली होती चंदनाची उटी लावली होती तिचे सौंदर्य मनोहरी होते त्याप्रमाणे या पर्वतीचे स्वरूप अद्वितीय होते अशा प्रकारे ती विश्व मोहिनी जान्हवीवर स्नानास जाण्यासाठी गुहेतून बाहेर पडली ती कोकळकंठी देवी म्हणाली सूर्यश्रेष्ठानो तुम्ही कोणाचे सवन करीत आहात कशा करता तुमचे काय काम आहे तुम्ही चिंता का हे सांगा तिचे भाषण ऐकून उत्साहित झालेले देव म्हणाले हे देवी आम्ही आहोत दैत्याच्या तापून तू आमचे रक्षण कर हे महादेवी महिषासुराचा वध केल्यावर तू संकटसमयी तुझे स्मरण करण्यास सांगितले होतेस संकटनाश करीन असा वर दिला होतास आम्ही आता तुझे स्मरण करीत आहोत सांप्रत आम्हा सर्वांना अवध्य आणि दिसण्यातही घोर असे शुंभ निशुंभ राक्षस यांनी इतर दानव सैन्यासह देवांचे राज्य हरण केले आहे तेव्हा हे महाबले तुझ्याशिवाय आम्हाला त्रा नाही म्हणून आम्हा दुःखितांचे तू कार्य करे तुझी सेवा करणाऱ्या देवांना दानवानी दैन्यस्थितीला आणले आहे म्हणून तू त्यांच्या संकटांचा नाश कर दुःखितांचा आश्रय हो तूच विश्वकर्ता असल्याने तूच या जगताचे रक्षण कर हे जननी गर्वाने उन्मत्त झालेले दान स्वसामर्थ्यामुळे जगाला फार पीडा देत आहेत अध्याय बावीसावा समाप्त